गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अर्थ अध्याय सहावा ओवी क्रमांक एक हे ओंकार रूप श्री जनार्दना तुला नमस्कार असो भक्तिभावाने तुझ्या चरणाला नमस्कार केला असता जना सह हो वर्तमान मी पण आपोआपच नाहीसे होते लिंगदेहाचे मर्दन म्हणजेच जनाचे अर्दन नाश होय म्हणूनच जनार्दन या नावाने तुझी प्रसिद्धी आहे हे जनार्दना तुझी करणीही तशीच आहे कर्म किंवा भक्तांना जनामध्ये सुख समाधानाने तू नांदवतोस आनंदाने तुझे नाव घेतले असता तू जीवपणाचं हरण करतोस आणि खरोखर जीव घेऊनही निरंतर कृपाळू असतोस तुझ्या नामाची शक्ती अचाट आहे तिच्या पुढे सुद्धा डोकेवर काढत नाही आणि चारही मुक्ती निखालच दासी होऊन राहतात नामाचीच देणगी एवढी ढसाळ त्या तुझे प्रत्यक्ष स्वरूप कोणाला कळणार या करता जाणणे आणि नेडणे ही दोन्ही सोडून खरोखर निवांत म्हणजे स्वस्थ बसावे तेज बरे तुझे स्तुतीस्तोत्र गावे तर श्रुतीशास्त्रांनी सुद्धा हात टेकले त्यांच्या माझे वेडेवाकडे बोलणे कोणाला कसे आवडणार याकरता हे कृष्ण जनार्दना मौन धरणे हेच तुझे स्तुतिस्तवन तुझा कळवळा तेच कीर्तन आणि काही न करणे हेच तुझे खरे अनुसंधान होय असे आहे तरी सुद्धा तुझ्याविषयी मला अतिशय हाव सुटलेली आहे तरी गुरु राजा कृपा करून त्याच्याकडे लक्ष द्यावे काजव्याने चंद्राला प्रकाशमान करावयाचा विचार करावा किंवा माशीने गरुडाला खांद्यावर घेण्याचे मनात आणावे त्याप्रमाणे मी केवळ मूर्ख असून एका करण्याची हाव धरली आहे परंतु हे गुरुनाथा त्या कृपा करावी आणि सार्थकता करावी अशी विनंती ऐकताच श्री गुरुने कृपेचा वरदहस्त मस्तकावर ठेवला तोच यथार्थतेच्या दीपाने ग्रंथावर प्रकाश पडला कृपेची करणी अगाध आहे कारण होताच अर्थचिंतामणीची खाणच उघडली आणि ती न कवीचे गुण आणि हवे ते साहित्य बाहेर पडू लागले आयते तयार केलेले अलंकार घालताना घालणारा संकट ते कसले कळसूत्री बाहुलीकडून ताल धरवला तर त्या बाहुलीच्या हातांना कष्ट ते कसले बापाच्याच पानातील पकवान घेऊन मूल बापाच्या तोंडात घालते पण त्यामुळे बापाला खरोखरच संतोष होऊन मनास आल्हाद वाटतो तशीच ही गोष्ट आहे ग्रंथही तूच आणि करविताही तूच तेव्हा तेथे मी करता म्हणून अहंता तरी कोणी घ्यावी गुरुने अहंता तर काढून टाकलीच पण सोहंता ही ही शिल्लक ठेवली नाही म्हणून मी एक कवी किंवा करता आहे ही भावनाही राहिली नाही लौकिक अहंकार सोडित असता दुसरा एक शिवोहम हा अहंकार पाठीस लागतो याकरता जो आपणास वेडा म्हणवतो तोच मोठा चतुर म्हणजे म्हणजे मी ग्रंथ करता म्हणण्याची एक तूच आहेस असे म्हणतो असो पूर्वीच्या कथेचा संबंध म्हणजे पाचव्या अध्यायाच्या शेवटी नारदाने वसुदेवाला असे रहस्य सांगितले की श्री हरी हा साक्षात परमात्मा असून तो लीला देह धारण कर घतरला है तुम्हारा तो अनेक अद्भुत लीला करीत भाग्य होश्वरा ही ईश्वर है हा साक्षात परमत्मा परेश व जगदीश हैदाषण प्रमाणभूत मानुन श्रीकृष्ण की प्रार्थना करना साव एकत्र होने स्वत द्वारके श्री शुक म एकदा द्वारकत इत्यादि देव प्रजापतिसह ब्रह्मदेव भूतगणासह सर्वेश्वर महादेव मरुद्वगणस देवराज इंद्र बारा आदित्य आठ वसू अश्विनीकुमार श्रुभु अंगिरस अकरा रुद्र विश्वदेव साध्य गण गंधर्व अपसरा नाग सिद्ध चारण गुह्यक ऋषी पितर विद्याधर किन्नर इत्यादी देवगण मनुष्यासारखा मनोहर वेश धारण करून ज्यांनी आपल्या स्त्रीविग्रहाने तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचे पापताप नाहीसे करणारी कीर्ती पसरवली त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले शुकाचार्य म्हणाले हे परीक्षिती राजा श्रीकृष्णाची मूर्ती पाहण्याकरता स्वर्गस्थ सर्व देव द्वारकेस आले आणि त्यांनी विचित्र स्तुती केली श्रीकृष्ण मूर्तीचे कौतुक पाहण्यासाठी चतुर्मुख ब्रह्मदेव पंचमुख शंकर वार्तिक स्वामी आले पूर्वी प्रजेची करता, नेमले होते तोही कृष्णाची मूर्ती पाहण्याकरता द्वारकेला आला आत्मस्वरूपाचा रममाण असून ज्यांचे सकळ काम परिपूर्ण झाले आहेत असे निष्काम भक्त सनकादिकही सकाम होऊन गणश्याम सावळा पाहतनायक जे रुद्र ते अकराही जण भूतगणासह हो वर्तमान श्रीकृष्णाला त्रिकाळ ज्ञात जो महादेव तो सुद्धा आपल्या सर्व गणांचा समुदाय घेऊन श्रीकृष्णाला पाहण्यासाठी द्वारकेला आला श्रीकृष्णास पाहण्याची शंकराला इतकी उत्कंठा लागली होती कि त्या महात्म्याला पाहण्यासाठी धावत धावत येताना त्यांच्या सुद्धा मोकळ्या सुटल्या एकूण पन्नास मरुद गणांसह स्वतः भक्तीभावा सोडून बारा आदित्यांचा सोहळा पाहण्यासाठी अगदी तृषित होऊन आला सूर्याची डोळ्यांमध्ये स्थापना केलेली आहे म्हणून ते सारे पदार्थ पाहतात पण कृष्ण दर्शन न झाल्यामुळे सूर्य आंधळा होऊन गेला होता श्रीकृष्णाचे मुख कमल पाहतात सूर्याच्या डोळ्यावरचे पटल निघून गेले मग सूर्य स्वतः सर्वांगाने देखना अग्नी गार्ह दक्षिण व आहवनीय हे जात्या तेजपुंज खरे पण धुराने झाकून गेले होते त्यांनी कृष्णाला पाहताच त्यांच्यावरचा धूर जाऊन ते मूळच्या तेजाने उजळले आठ वसूंचा मेळाही कृष्ण लीला पाहण्याकरता आला होता त्याने श्रीकृष्ण पाहताच हा केवळ मदनाचा पुतळा आहे असे म्हटले पण तो मदन श्रीकृष्णाच्या मांडीवर लीलेने खेळताना त्यांच्या दृष्टीस पडला अश्विनी कुमार स्वतः धन्वंतरी होते पण ते भवरोगाने अतिशय त्रस्त झाले होते कृष्णारदर्शनामृताच्या योगे तेही एका क्षणात रोगमुक्त झाले ऋषभदेव अंगिरस व असाधारण धैर्याचे रुद्रही आले विश्वदेव साध्य आकाश अगदी भरून गेले आमची कला मोठी अशा गंधर्वांच्या मनात घमेंड होती पण ती कृष्णाच्या मुरलीचे गायन ऐकताच जिरून गेली <coughs> त्यांना दर्शनाविषयी अत्यंत उत्कंठा लागून ते क्षणोक्षणी वाट पाहत होते श्रीकृष्णाने त्यांना सावकाश कृपादृष्टीने सुरस अशी गायनकला दिली अप्सरा म्हणत होत्या काय त्या नृत्य करणाऱ्या पण काळीया सर्पाच्या फावर एका तत्कालजित करून सोडले त्या अप्सरा हिरली तोंडे करून दर्शनासाठी आलेल्या होत्या त्या नृत्यांगनाही रास क्रीडे मध्ये केवळ नेत्र संकेतांनी नृत्यामध्ये तर सोडले होते श्रीकृष्णाला पाहण्यासाठी पाताळातील नागही आले होते इतकेच नव्हे तर अनेक सिद्ध चारण आणि विद्याधरांचे सर्व समुदायही आले होते काश्यपादी मोठे मोठे ऋषी अमर्याद पितर आणि गुह्यक व किन्नरही आपापल्या गणांसह वर्तमान आले होते अशा विमानांच्या झुंडीच्या झुंडी द्वारकेमध्ये खेटून राहिल्या होत्या इतके मोठमोठे देव कृष्णाची मूर्ती पाहण्यासाठी आनंदाने आले होते श्रीकृष्णांनी ज्या अवतार शरीराने लक्षपूर्वक ऐकल्याच्या योगाने खरोखर चतुर्वि प्रायश्चित्तांची गतीच खुंटून जाते भक्तिभावाने ज्याचे नाव घेतले असता सर्व पातकांचे भस्म होते तो श्रीकृष्ण रूपी पुरुषोत्तम सर्व जगाचा विश्रांतीचे स्थान देवांनी पाहिले ज्याच्या शरीराची मनोरम दिसणारा तो घनश्याम पाहून त्यांच्या डोळ्यांना समाधान झाले मुकुट कुंडले व मेखळा घातलेली कासेला जरतारी पितांबर गळ्यामध्ये वनमाला असल्यामुळे तो घननीळ अतिशयच शोभत होता लावणण्याचे आणि गुणांचे केवळ भांडारच आणि अवतार मालेतील मुख्य रत्नच असा तो श्रीकृष्ण साऱ्या देवांनी पाहिली सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने समृद्ध असलेल्या त्या दैदिप्यमान द्वारकापुरीत दिव्य तेजाने तळपणाऱ्या श्रीकृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले त्यांना कितीही पाहिले तरी त्यांचे नेत्र तृप्त होत नव्हते कृष्णांनी जी नगरी बसवली होती तिची शोभा काय सांगावी तीच सोन्याचा कळसांचा तर काय रांगाचा रांगाच लागल्या होत्या आणखी त्यांना मोठ्या कौशल्याने अनेक प्रकारची रत्ने जडवली होती त्यांचे तेज आकाशातही मावत नव्हते ज्या द्वारकेमध्ये कामधेनू अगदी घरोघरी होत्या कल्पवृक्षांच्या तर रांगाच रांगा लागून राहिल्या होत्या आणि द्वारावर चिंतामणीची खेळणी लटकत होती द्वारकेमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात नवरत्नांचे ढीकच्या ढीक पडले होते आणि तेथे श्रीकृष्णच नांदत असल्यामुळे रिद्धी सिद्धीही दासी होऊन राहिल्या होत्या कृष्ण रुपाच्या लालसेने तर डोळ्यांना वेडच लावून सोडले तेव्हा ते मोठ्या आवडीने श्रीहरीच्या अंगावर बसून मोऱ्यांच्या पिसांच्या रूपाने पाहू लागले कृष्णाच्या सौंदर्याची शोभा काय सांगावी ती चाखण्यासाठी डोळ्यांना जिभाच लाग निघाल्या उपनिषदात वर्णन केलेले तत्व जे परब्रह्म कृष्णाला पाहण्याच्या आवडीने देव उड्यांवर उड्या घेऊ लागले डोळ्यांना तर इतकी गोडी लागून राहिली कि ते अर्ध क्षण हि कृष्ण स्वरूपाचे कौतुक पाहताना डोळ्यांना अधिकाधिक भूक लागत चालली त्यांच्यात सुख तुडुंब भरून गेले होते तरी सुद्धा ते अधिकाधिकच भुकेले झाले श्रीकृष्णाला अवलोकन करताना पाहणाऱ्यांमध्ये इतकी गर्दी उसळत असे की पाहण्याच्या घाईत त्यांची शिरस्त्र आणि एकमेकांवर आदळत श्रीकृष्णाला पाहणाऱ्यांनी मागे पुढे व चारी बाजूंनी अगदी गराडा घातला होता साऱ्या डोळ्यांचे भाग्यच उदयास आले होते कारण ते पूर्ण पुरुषाला पाहत होते श्रीकृष्ण हा गर्द मेघासारखा श्यामवर्ण होता त्याच्याकडे निजात्म बुद्धीने पाहताच डोळ्यातील बुबुळांनाही सहज कालिमा आली व त्यात कृष्ण कला ठली जो वेदांच्या जे प्रत्यक्ष पाहत होते त्यांचे भाग्य अपूर्वच म्हटले पाहिजे अशा श्रीहरीला पाहताच देवांनी वर विमानात राहून आकाशातून त्यांच्यावर पर्जन्य धारांप्रमाणे पुष्पवृष्टी केली स्वर्गातील उद्यानातील फुलांचा त्यांनी यदुश्रेष्ठ जगदीश्वरावर वर्षाव केला आणि सुंदर शब्दार्थानी युक्त अशा वाणीने ते त्यांची स्तुती करू लागले मांदार पारिजात कल्पवृक्ष हरिचंदन इत्यादी स्वर्गीय वृक्षांची सुगंधित पुष्पे सर्वांनी श्रीकृष्णावर उधळली श्रीकृष्णाच्या चारही बाजूंनी उत्तमोत्तम पुष्पांचा केवळ सडा होऊन गेला अनंतर सारे देव अगदी समोर जाऊन त्यांनी जय जयकाराने दाही दिशा सोडल्या। अनेक प्रकारची रसभरीत पदे प्रबंध नाना प्रकारची गद्यपद्यचना इत्यादी कवनांनी देवसमुदायाने श्रीकृष्णाचे स्तवन सुरू केले देव म्हणाले हे स्वामी कर्मांच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्षो भक्तिभावाने आपल्या हृदयात ज्याचे चिंतन करीत असतात त्या आपल्या चरण कमलांना करून विवेकयुक्त प्राणधारणेने तुझ्या चरणाला नमस्कार असो इंद्रिये शांत व्हावीत म्हणून विषय वासना सोडून दाही इंद्रियांना तुझ्याकडेच लावून श्रीकृष्णा भक्तिभावाने तुला नमस्कार करीत हो। विषयात उदास होऊन सोडून देऊन मुमुक्षू लोक तुझ्या चरणाचे ध्यान करतात पण त्यांनी कितीही दृढ भावना धरली तरी एक अर्ध क्षण हि त्यांच्या ध्यानात तू येत नाही तुझ्या प्रत्यक्ष चरणाचे दर्शन आज आम्हाला अशा प्रकारे देव आपल्या भाग्याचे आपणच वर्णन करू लागले ह्या सगुण स्वरूपाला पाहून एवढी स्तुती का करता कारण जे आकाराला आले ते खरोखर माईक असते तुम्ही जसे शरीरधारी तसाच मीही एक शरीरधारी त्या माझ्या दर्शनाने तुम्ही कसे तरल असे तू तर अनंता असे मात्र आपण म्हणू नये कारण तू खरोखर मायेचा नियंता आहेस हेही पण आम्हाला कळले आहे ती समूळ कथाच ऐकावी हे hey अजित आपण मायेच्या गुणांमध्ये राहून या अचिंत्य नामरूपात्मक प्रपंचाची त्रिगुणमय मायेने व्यक्तरूपात आपल्यातच उत्पत्ती पालन आणि संवार करता पण या कर्मांनी आपण लिप्त होत नाही कारण सर्व दोषांपासून आपण मुक्त आहात आणि कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेल्या आपल्या अखंड स्वरूपभूत परमानंदामध्ये निमग्न असता झोप लागल्यावर झोप दिसत नाही जागे झाल्यावर तर ती मुळीच दिसत नाही त्याप्रमाणे देहामध्ये माया ही अतर्क आहे ती सुरनुद्धा माहीत होत नाही देवाधी देवा श्रीकृष्णा तुझी माया आधीच अतर्क्य, त्यात गुणांचा क्षोभ हा तिच्या सहाय्याला मिळाला म्हणून ती ब्रह्मादेविकांच्याही आटोक्यात येत नाही तूच दैवी मायेला धरून ब्रह्मादिकांना उत्पन्न करतोस प्रतिपाळ करतोस व तूच त्यांचा संहार करतोस पण त्या कर्मापासून तू अलिप्तच राहतोस स्वप्नामध्ये एखाद्याने सृष्टी उत्पन्न केली तिचा प्रतिपाळ करून संू होत नाही तू ही अलिप्त राहूनच सृष्टी केली आहेस सूर्य आपल्याच किरणांनी मृग भरतो आणि अस्तमानाच्या वेळी ते शोषण करून घेऊन जातो त्याप्रमाणे तू सर्व करून अलिप्त आहेस धर्माची वाढ समूळ खुंटून जाते अधर्माचा अगदी कळस होतो तेव्हा आमचे संकट निवारण करता, तुला अवतार धारण करावा लागतो अधर्माचा नाश करून धर्माची पूर्णपणे वृद्धी करतोस आणि देवांना आपापल्या पदावर स्थापन करतोस तरी श्रीकृष्णा तू कर्मातीतच आहेस आत्मसुखाचे अनुसंधान तुला अखंड दंडायमान असते ते आम्हाला एक क्षणभर सुद्धा नसते म्हणून आम्ही अगदी दीन असतो ज्याला आत्मसुख निरंतर असते तो देहधारी असला तरी अवतारी पुरुषच होय त्याचे पाय गंगा पवित्र करणारेच असतात तो जरी गुणांमध्ये वावरत असला तरी तो गुणातीतच समजावा त्याच्या चरणाचा एक रजक कण सुद्धा त्रैलोक्यातील महापातकांचा नाश करून सोडील ही तर तुझ्या दासांची कथा मग आम्ही तर त्या तुझेच प्रत्यक्ष चरण शिरसावंद करीत आहोत ही झाली तुझ्या चरणांची कथा तुझी कीर्ती श्रवण करण्याच आत्मला वर्णन करता यावयाचा नाही हे स्वामी तुझ्या कीर्तीचे पवित्रपण तसेच आहे कसे ते सांगतो ऐक अग्नीच्या ज्वाळा सारख्या निघत असल्या आणि त्यातच आणखी लाकडे नेऊन घातली तर ती आग अधिकच भडकते त्याप्रमाणे देहाभिमानाच्या योगे आशा वाढत असते ती आशा तुझ्या श्रवण कीर्तनाने सुटून जाते हे स्तुती करण्यायोग्य परमात्मन ज्या लोकांची चित्तवृत्ती रागद्वेषाधिकांनी कलुषित झालेली असते ते उपासना दान, तपश्यर्या, यद्या इत्यादी तशी शुद्ध वेदाध्यक्ष कृष्णाचे स्तवन केले असता स्तवन करणारा तरुण जातो ते स्तवन कानांनी ऐकणाऱ्याचाही उद्धार होतो या करता स्तवनाद्वारे तारण्याला समर्थ असा तूच एक स्तव्य म्हणजे स्तवन करण्यास योग्य आहेस म्हणून तुझ्या कीर्तीचे श्रवण तेच एक अत्यंत शुद्धीला कारण आहे ह्याशिवाय जे अन्य साधन ते केवळ कष्ट होत हे देवाधि देवा ऐक तुझा केवळ श्रवणाची उत्कंठाच अंतकरणातील पातकांची खळमळ धुवून काढून वृत्ती निर्मळ करते गुणानुवाद श्रवणाला विनमुख होऊन जे तपस्वी तप करू लागले त्यांच्या नाना प्रकारच्या साधनांनी त्यांच्या बुद्धी निरस व कर्कश्य अशा होऊन गेल्या मंत्र विद्या ग्रहण केली पण मंत्र म्हणताना अक्षर अशुद्ध पडले असता पुण्य तर लागतच नाही पण भयंकर पातक मात्र अंगाला जडते शास्त्र श्रवण केले असता चौपट गर्व मात्र वाढतो आणि तो ज्ञातेपणाचा अभिमान ब्रम्हदेवाला सुद्धा निघत नाही करू लागले असता त्या दान देणारा नहुषही विहिरी मध्ये सरडा होऊन पडला दानाने लाभ होण्याचे लांब राहून नुकसान मात्र पुष्कळ झाले वृषंग तप करू लागला तो वेश्यांनाच वश झाला यावरून श्रद्धापूर्वक तुझी कीर्ती श्रवण करण्या इतकी शुद्धी दुसऱ्या कशातच नाही बरे यथाशास्त्र कर्मच करून राहावे तर कर्ममार्ग फारच कठीण आहे प्राचीन बहि राजाची कर्मासक्ती नारदांनी उपदेश करून सोडवली कर्माचरण करताना आचमन करावे तर उडीत बुडेल इतकेच पाणी घेतले पाहिजे त्यात जरा का थोडे कमी जास्त झाले तर त्यापासून सुरापान केल्यासारखा दोष लागतो तात्पर्य ज्याचे हृदय दुष्ट म्हणजे अत्यंत मलिन आहे त्याला श्रीकृष्णाच्या कीर्तीचे श्रवण केल्याशिवाय तपाधिक साधनांनी कधीही शुद्धी व्हावयाची नाही परिक्षिती राजा श्रवणानेच तरून गेला श्रवणानेच क्रौच उद्धरून गेला मत्स्याच्या उदरामध्ये श्रीकृष्णाची कीर्ती श्रवण करावयास मिळाली म्हणून मत्स्यंद्रनाथ ही सिद्ध पुरुष झाला तुझी कीर्ती श्रवण करण्यापासून दोन गोष्टी साधतात एक तर त्याच्यापासून चित्ताची शुद्धी होते आणि दुसरे त्याच्यापासून जीव ब्रह्माचे ऐक्य साधते असा दोन्ही प्रकारे उद्धारच होतो प्रत्यक्ष काशीमध्येही असेच तिकडे श्रवणात तारक ब्रह्माचा उपदेश होतो म्हणून काशी ही मुक्तिक्षेत्र होऊन राहिली आहे तेथे श्रवणानेच जीवाचा उद्धार होतो तू तर सदा सर्व काळ पूर्ण कामच आहेस निष्कामांचे निजधाम तू आहेस अशा तुला कर्म करावे लागते। ते भक्तांचा भ्रम नाही श्रीकृष्णा त्यासाठीच तू अनेक प्रकारची अनेक चरित्रे करून दाखवलीस आणि लोकांना मोक्ष मार्गाचा जिना करून ठेवलास तुझी कीर्ती भक्तिभावाने श्रवण करणे हेच चित्तशुद्धीला कारण आहे तेथे सात्विक श्रद्धा हीच एक प्रमाण आहे इतर साधने व्यर्थ होत मनात इच्छा धरून जे जे काही साधन करावे तेथे ते त्या इच्छेने चोख असते तसले अंतकरणच हा हा म्हणता परमार्थात चिरते हृदयाच्या खोल आळ्यात स्वधर्माच्या बीजाचा अंकुर फुटलेला असतो त्यातच श्रद्धेचा वेल उगवून त्याचा कोम कसा अगदी तर बाहेर पडतो सवार श्रद्धेची पुष्टी मिळाली कितीकाशातील सप्रकाश चंद्रमा तू आहेस हे मेघ श्यामा तुझी मूर्ती पाहण्यासाठी साधकांना कितीतरी प्रयास पडतात त्या तुझ्या श्री चरणांचे आज प्रत्यक्ष दर्शन झाले असे म्हणून त्यास लोटांगण घालून सर्व देव त्या, त्या चरणांचे स्थवन करू लागले मोक्ष प्राप्तीसाठी मननशील हृदयात ठेवतात पाच रात्र आपल्यासारख्या ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी ज्यांची उपासना करतात वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्विहाच्या ठिकाणी जितेंद्रिय भक्त स्वर्ग पलीकडील भगवत धावाच्या प्राप्तीसाठी त्रिकाळ ज्यांची पूजा करतात सांगितलेल्या विधीने आपल्या पवित्र हातामध्ये हवीर द्रव्य घेऊन ज्यांचे चिंतन करतात तुमचे असले स्वरूप असलेल्या मायेचे स्वरूप जाणून घेऊ इच्छिणारे योगी जन हृदयाच्या ज्यांचे ध्यान करतात आणि श्रेष्ठ भक्तजनांना जे परम इष्ट वाटतात तेच आपले चरण हे प्रभू आमच्या सर्व अशुभ भावना भस्म करण्यासाठी स्वरूप होवत हे श्री कृष्णा आमच्या सर्व पातकांचा नाश करण्याला साऱ्या त्रिभुवनात तुझा एक चरणरूपी धूमकेतूत समर्थ आहे पातकरूपी लाकडांच्या राशीला तुझा चरणरूप वड लागला की तो आपल्या दैदिप्यमान तेजाने त्याचे तिळा तिळा एवढे तुकडे करून सर्व जाळून फस्त करतो हे अनंता असा पाप्यांना कापवणारा व प्रेमळांना अभय देणारा तुझा पाय भक्त सदा सर्वदा अंतकरणात वाहतात हे अंतकरण करे असते तर भक्ती प्रेमरसाने अगदी ओथमलेले त्यात तुझे चरण अत्यंत उल्हसाने आणि यथेच्छाण करून बसतात चरणाचे ध्यान करताना जे भूक व तहानही विसरून जातात त्यांना अभयदान देणारा एक तुझा चरण आहे हे श्रीकृष्णा त्याच तुझ्या चरणाचे भगवत ऐश्वर पावण्यासाठी चतुर्यूह मूर्तीच्या रूपाने भक्तांनी पूजन केले वासुदेव संकर्षण अनिरुद्ध आणि प्रद्युम्न ह्या स्वरूपाला चतुर्यूह म्हणतात आणि हेच भक्तांचे पूजास्थान होय या चार व्यक्ती जरी भिन्न भिन्न दिसतात तरी त्या चारही स्वरूपांमध्ये मूर्ती एकच आहे हीच गोष्ट लक्षात आणून भक्तांनी त्यांची पूजा करणे याचेच नाव स्थिती होय सात्वत म्हणणारे जे भक्त असतात ते भगवत पदाच्या ऐश्वर्याची इच्छा करतात ते या ऐश्वर्यावरच लक्ष ठेवून या चतुर्दूहरूपाने पूजा करतात जन्ममरणाच्या प्रवाहाची स्थिती चुकवावयाची असेल तर आत्मस्वरूप ओळखणाऱ्या ज्ञात्यांनी या चतुर्मूर्तीचीच एकनिष्ठ भक्तीने पूजा करावी जन्ममूळ छेदन करण्याकरता जे त्रिकाल यज्ञ व एकनिष्ठ भक्तीने त्रिकाळ पूजा करून भजन करतात त्यांनी कलिकालाला जिंकले त्रिसवन म्हणजे सोमरस गाळून देवास अर्पण करण्याचे मंत्र म्हणण्याचे प्रकार प्रातस्सवन मध्य दिनस्तवन व तृतीयस्तवन असे तीन आहेत त्यांचे स्वरूप पुढे दिल्याप्रमाणे प्राप्तपठे नितमुरा स्थितीन स्वरेण शार्दलरुपमेन मध्यम दिनम कंठगतेन चक्राहसूजितसिभेन तारम तु विद्या सवनम तृतीय शिरोगतमतच सदा प्रयोज्यम मयुर हं तुल्येन नाजन करतात दीक्षा ग्रहण करण्यामध्ये अत्यंत आस्था यज्ञद्वारा भजन करण्यात तत्पर हाताला क्रियेचे नियम लावून दिलेले इतर हस्तव्यापार मुळीच न करणारे तीन वेदात्मक विधी हेच ज्यांना प्रमाण बाहेर त्रिगुणाची मेखला घेतलेली अंतरिप्यमान असणारा केलेला इत्यादी लक्षणांनी युक्त मंत्रोच्चार करून अतिपवित्र अवदानांनी अपार इच्छे अर्पण करतात आणखी कोणी तुझे भक्त योगमुक्त असतात ते योग तुझे भजन करतात ते आसनावर स्थिर होऊन प्राणापानांची समता करतात वज्रासनाने दृढबंध साधून षटचक्रांचे भेदन करून कुंडलिनीचा सुबद्ध स्कंध थापटतात त्या योगे ती महच्छक्ती खवळून मोठ्या झपाट्याने ऊर्ध्व गतीने जाऊ लागते आणि वायुभक्षण करून योगस्थितीने गगनाचा ग्रास घेते सहस्त्र दळाचे पाठ शोषण करून औट पीठ आणि श्रीहाट वैगरे स्थाने आक्रमण करून मोठ्या वेगाने ती ब्रह्मस्थानाला जाऊन भिडते तेथे परमानंदाचा भोग आणि शिवशक्तींचा संयोग होतो याप्रमाणे योगाचा अभ्यास करणे हा योग्यांचा भजन मार्ग होय कोणी तुझी माया जाणावी म्हणून तुझ्याच पायांचे भजन करू लागतात परंतु हे श्रीकृष्णा देवाधिदेवा तुझी माया सर्वथा अटळ आहे माया पाहू गेले तर ती दिसत नाही इतकेच नवे तर तोच मायेचा चित्ताला मोह पडतो आणि ते मग खरोखर सिद्धीसाठी भगवंताच्या चरणाची पूजा करतात आणखी एक पक्ष आहे तो लोकांचा होय हे अध्यात्म अतिदक्ष असतात आत्ममायेचा नाश करण्यासाठी जिज्ञासून आपल्या आत्मज्ञानाच्या योगे करून मनामध्ये पूजेचा अत्यंत उल्हास असतो त्याच्या मनात निरंतर विवेकाचीच भावना असल्यामुळे नित्य काय व अनित्य काय याचा उहापोह करून त्यांनी निर्णय ठरवला म्हणजे जिकडे तिकडे तूच तू भरलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास येते अनित्यपणामुळे जे टाकले ते माईक असल्यामुळे मिथ्या होऊन गेले मग मात्र असे शुद्ध निजात्मरूपच शिल्लक राहते अशा प्रकारे चहूकडे पाहू लागले असता जिकडे तिकडे तुझे स्वरूप दिसू लागते मग ते आपल्या आवडीने अशा रीतीने तुझाच चरण बसल्या ठिकाणी जातो हे प्रभो ही भगवती लक्ष्मी आपल्या वक्षस्थळावरील कोमेजलेल्याही वनमालेचा सवतीप्रमाणे मत्सर करीत असते तरीसुद्धा तिची परवा न करता भक्तांनी या माळेने केलेल्या पूजेचा जे स्वीकार करतात ते आपले चरण नेहमी आमच्या विषय वासनांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप होवत अशा प्रकारे सर्वत्र तुझीच पूजा करणारे भक्त असतात ते तुझे अत्यंत आवडते होतात आणि त्यांची ती पूजा हे श्रीपती तू स्वत अत्यंत प्रेमाने मान्य करतोस रानातील रानवट फुलांची माळ आणून भक्तांनी ती तुझ्या गळ्यात घातली तेव्हा उतावळा होऊन तू लक्ष्मीला सोडून तिलाच भाळलास ती वनमाला भक्तांनी आवडीने अर्पण केलेली होती म्हणून तिची गोडी अधिक ती शिळी झाली तरी सुद्धा तिला अर्ध घटकाही तू गळ्यातून काढित नाहीस ती भक्तांनी भावार्थाने अर्पण केली आणि भगवंतांनी सर्वांगावर धारण केली म्हणून सुकण्याचे विसरून जाऊन ती सदा टवटवीतच राहू लागली तिचा सुगंध घेताच श्रीकृष्ण भक्तीने भुलून गेला म्हणून लक्ष्मीला राग येऊन तिने तिच्याशी सौपर सुरू केला मी प्रभूजवळ येण्यापूर्वी भक्तांनी ही कधी अर्पण केली समजत नाही मी खरोखर तरुण असे असता मला सोडून या थेरडीलाच खांद्यावर घेऊन बसता देवाला भोगाची खून समजत नाही ती म्हातारी मी तरुण पण हा तिच्याशीच भुलून पडला आहे हे ठीकच आहे कारण हा बोलून चालूनच जर निर्गुण तर त्याला गुणावगुण कळणार कसे मला चरणाची सेवा आणि ती सुद्धा कधी काळी आणि ही सदा सर्वदा गळ्यातच पडलेली या वनमाळेने खरोखर माझ्यापेक्षाही प्रेमात वर्ताण केली मला एकदम बाजूस ढकलून देऊन ही दोन्ही अंगावर बसली आहे आणि श्रीकृष्ण हिच्याशी नेहमी बोलत असतो मी काही बोलावयाला जाईन तर मलाच टाकून देईल मला, मला पाय रगडवायला लावले ला ला आहे तेव्हा आता हिचा मत्सर तरी मी किती सहन करावा हिने श्री कृष्णाला पायापर्यंत केले तरी क्षीरसागराची कुलवंत कन्या आहे आणि ही रानटी आहे पण भक्तांची भीड म्हणून ती देवाच्या खांद्यावर बसली हो ही भक्तीच्या जोरावर खांद्यावर बसलेली आहे ती कधी खाली म्हणून उतरायची नाही असे म्हणून लक्ष्मी सुद्धा द्वेष सोडून त्या वनमालेलाच नमस्कार करू लागली हे श्रीकृष्णा अशी तुला भक्तांची पूजा आवडते म्हणून भावाने सर्व भक्ती भावना तुझ्या चरणी अर्पण केल्या आहेत